स्कंध पहिला अध्याय अध्याय हे विष्णूस आणि प्रलय झाल्यावर पुन्हा पुन्हा तुला उत्पन्न केलेल्या माझ्या प्रभावाचे तुला विस्मरण झाले काय ती शक्ती निर्गुण आहे तू सगुण आहेस मी ही तशीच आहे सात्विकी म्हणून असलेली उत्कृष्ट शक्ती माझीच आहे तुझ्या नाभिकमलापासून प्रजापती ब्रह्मदेव उत्पन्न होईल आणि तो ही सर्व पृथ्वी निर्माण करील नंतर उत्कृष्ट तपश्चर्या करून ती शक्ती प्राप्त झाल्यावर रजोगुणाच्या योगाने तो त्रैलोक्य रक्तवर्ण करील तो सगुण पंचमहाभूते उत्पन्न करून मन आणि इतर इंद्रिये आणि इंद्रियाधिपती उत्पन्न केल्यावर तो सृष्टी उत्पन्न करील त्याला करता तुला पालक संहार करता मी तुझाजना करीन विष्णु स्पष्ट अक्षराने युक्त असा अर्धा श्लोक पूर्वी मी ऐकला पण त्या कल्याणकारक रहस्याचा उपदेश कुणी केला हे मला सांग हे सुमुखी मला संशय आल्यानेच मी निर्धन मनुष्याप्रमाणे स्मरण करीत आहे अद्भूत मुख आणि मनोहर हास्य यांनी युक्त असलेली ती महालक्ष्मी त्याचे भाषण ऐकून प्रेमाने म्हणाली हे विष्णू माझे ऐक मी सगुण आहे तू मला जाणतोस पण त्यातील निर्गुण देवीचे तुला ज्ञान झाले नाही हे विष्णू तिने हे कल्याणकारक आणि वेद तात्पर्य पवित्र भागवत प्रकट केले हे शत्रुनाश्रता तुझ्या हितासाठी तुला अत्यंत गुप्त भागवत सांगून तुझवर तिने मोठी कृपा केली आहे हे भागवत तू सर्वदा मनात रक्षण कर कधी विसरू नकोस महाविद्येने ते सार प्रकाशित केले आहे यापेक्षा योग्य असे जाणण्यास त्रैलोक्यात काहीही नाही तू देवीला प्रिय आहेस म्हणूनच तिने तुला उपदेश दिला देवी भगवतीचे भाषण ऐकून अनुपम मंत्र भगवंताने सतत स्मरण केला काही काळांनी त्याच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव दैत्यभयाने त्याला शरणाला तेव्हा युद्धात मधुकैठवांचा वध केल्यावर एकच जप सदैव विष्णू हृदयात जपू लागला विष्णू जप करीत असलेला पाहून ब्रह्मदेव संतुष्ट झाला आणि विष्णूला म्हणाला हे सुरेश्वर आपण कसला जग करीत आहात कोण आपण कमलनयन आपण कोणाच्या स्मरणाने प्रसन्न झाला आहात विष्णू म्हणाला माझ्या आणि तुझ्या ठिकाणी जी कल्याण स्वरूप भगवती देवी आहे तिच्या संबंधी तू विचार कर ह्या महासागरावर जिच्या आधाराने हे जग राहिले आहे ती पुरातन अतर्क महाशक्ती साकार आहे हे जग उत्पन्न करणारी ती देवी वरदाय झाल्यावर हे ब्रह्मदेवा आपण तिच्याच चैतन्य शक्तीपासून उत्पन्न झालो हो। आहोत तिने अर्ध्या श्लोकात भागवत सांगितले द्वापार कृतयुगाचा कृतयुगात त्याचा विस्तार केला व्यास म्हणतात विष्णूच्या नाभिकमलात असताना श्रवण केलेले भागवत नारदा के नारद मुनी महाभाग्यशाली शुका तू ते पठण कर पाच लक्षणाने युक्त असे ते पुराण देवीचे उत्कृष्ट चरित्र आहे ते तत्वज्ञान रूप असल्याने ते धर्मशास्त्राने पूर्ण आणि पुराणात उत्तम वेदार्थाने भरलेले आणि पवित्र आहे मृत्रासूर वध यामध्ये आहेच शिवाय अनेक आख्याने आहेत हे ब्रह्मविद्येचे भांडार आहे ह्यास्त तू हे महाभागवत पुराण ग्रहण कर तू महाबुद्धिमान असल्याने ते ग्रहण करण्यास हो योग्य आहेस हे अज्ञाननाशक दिव्य आणि ज्ञानसूर्याचा उदय करणारे आहे ह्या अठरा श्लोकांचा तू संग्रह कर सुख शांती धन दीर्घ आयुष्य देणारे हे भागवत असून पठण करणाऱ्यांचे कल्याण करणारे आहे पुत्रपौत्रादी त्यांची संतती वृद्धींगत करणारे लोमहर्षणापासून उत्पन्न झालेला हा माझा धर्मात्मा शिष्य सूत तुझ्यासह हो या शुभ आणि पुरातन संहितेचे अध्ययन करील सूत म्हणतो असे म्हणून त्या व्यासानी आपल्या पुत्राला आणि मला ते विस्तृत पुराण कथन केले त्या मी ग्रहण केले पुढे पुराणांचे अध्ययन करून शुक शुभा आश्रमात राहिला पण प्रति ब्रुत असलेला हा शुक त्याला स्तब्ध होऊन एकांतात वास करीत असे भोजन व उपवास कोणीकडेच त्याची आसक्ती नसे ह्याप्रमाणे चिंताक्रांत शुकाला पाहून व्यास आपल्या पुत्राला म्हणाले हे पुत्रा तू कसले चिंतन करतोस कोणत्या गोष्टी तुझे मन व्यग्र झाले आहे ऋणात डुबलेल्या चिंताक्रांत पुरुषाप्रमाणे तू नेहमी चिंतेत चिंता तू दुःख नाहीसे करून यथेष्ट सुखभ शास्त्रोक्त ज्ञानाचे चिंतन कर आणि प्रत्यक्ष अनुभवाकडे लक्ष दे हे सुव्रता माझ्या भाषणाने जर तुला शांती लाभत नसेल तर जनकाने रक्षण केलेला मिथिला नगरी तू जाऊन राहा सत्याचा सागर धर्मात्मा आणि विदेह भूपती तुझा मोहन हासा करेल म्हणून तू तेथे जाऊन आपल्या मनातील संशयाची निवृत्ती कर वर्णाश्रम धर्माविषयी तू त्याला योग्य प्रश्न कर कारण तो राजर्षी जीवनमुक्त आहे त्याची शुद्धमती ब्रह्मज्ञानाकडेच आहे तो सत्यवक्ता आणि शांत आहे आणि योगी आहे शुक हे धर्मात्मा माझा मनाला सर्वत्र ढोंग दिसत आहे जीवन मुक्त आणि विदेह असून आनंदाने राज्य करणारा जनक राजा मला विंध्यपुत्राप्रमाणे मला जाणवतो आहे तेव्हा त्या विदेह राजाला पाहण्याची मला इच्छा झाली आहे उदकात राहूनही कोरडे राहणाऱ्या रा कमलाप्रमाणे हा राजा संसारात राहूनही अलिप्त कसा हे श्रेष्ठ वक्त्या सवगताप्रमाणे हा जनक राजा मोक्ष मानतो कि काय उपयुक्त वस्तू अनुभवमुक्त कशी होईल केलेले न केल्यासारखे माता पुत्र भार्या भगिनी वैश्य या मधील भेदाभेद नाहीसा का होणार तसे न होईल तर मुक्ती मिळणार कुठून ज्याच्या जिव्ह्याला कडू खारट तिखट तुरट अथवा मधुर चव जाणवते तो उपभोग्य वस्तूचा उपभोग घेतात आसला पाहिजे शीत, उष्ण, सुख, व्यवहारी असणारा चोर आणि तपस्वी यांना समान कसा मानतो या दोहोच जर हा फरक मानित असेल तर त्याला मुक्तता कशी मिळणार तेव्हा जीवन मुक्त असा राजा अद्याप माझ्या पाहण्यात नाही तेव्हा अशा राजाला अवलोकन करण्याच्या इच्छेने आणि संदेहनिवृत्तीसाठी मी आता मिथिला नगरीकडे जातो अध्याय सोळावा समाप्त